पुस्तक नातं मैत्रीचं लेखिका विद्या पाटील वाचक विद्या पाटील काव्या लहानपणापासून गाणं शिकायला लागली होती संगीताच्या परीक्षाही तिने देऊन पास केल्या होत्या शाळेत असताना अनेकदा गायन स्पर्धेत भाग घेऊन बक्षिसही मिळवली हो होती कॉलेजातही संधी मिळेल तेव्हा एखादं आवडणारं गाणं निवडून ती तासनताज रियार करून गाणं सादर करण्याला शिट्ट्या आणि टाळ्या हमकाच मिळत आर्किटेक्ट होण्याचं स्वप्न पूर्ण करताना देखील तिनं गाण्याची आवड जोपासली होती पण लग्न आणि जॉबमध्ये गुरफडल्याने मात्र तिचं गाणं दुरावत चाललं होतं बाकी कशाची कमी होती अशातला वाघ नव्हता पण गाण्याची ओढ तिला स्वस्त बसू देत नव्हती ऑफिस आणि घरची जबाबदारी पेलताना तिला गाण्याकडे लक्ष द्यायला वेळच होत नव्हता आणि मुख्य म्हणजे श्रीधरला गाण्याची फारशी आवड नव्हती पण तो माझ्यावर भरभरून प्रेम करतो ना असा विचार तिच्या मनात येऊन ती सुखावू नही जाईल कधी ती श्रीधरकडून तशी अपेक्षाही करत नसे अशा तंद्रीत असतानाच मनीष तिच्यापुढे हजर झाला काय बाई साहेब कुठं हरवला होता कुठं होतं लक्ष दोन दिवसाची नशा अजून संपलेली नाही वाटतं भानावरेत काव्या म्हणाली मनीष तू केव्हा आलास मला कळलंच नाही अरे या फाईल बघून जरा विचार करत होते आणि माझी तंद्री भलतीकडेच लागलेली माझ्या लक्षात आले नाही तेच विचारतोय मी हां बरं तू कसा इकडे फिरकलासास म्हणजे काय काव्या काही हाल लवायला नको विचारायला असं तुझं सांगा दी, मणीष म्हणाला तसं काही विशेष नाही आणि आहे ही, ए आता भाव नको खाऊस सांग लवकर काही गोड बातमी तर नाही ना लगेच मणीष म्हणाला तू कसा काय अंदाज लावलास म्हणजे आमच्यात तो गुण असतोच मुळी कोणाच्या मनात काय आहे ते बरोबर कळतं आम्हाला मी आज अनुष्काला भेटलो आणि लग्नाच्या बाबतीत तिच्या आईवडिलांचा होकार आहे असे ती म्हणाली काव्या म्हणाली मग कसली वाट पाहतोस ठरवा की लग्नाची तारीख आई आईबाबांची तर काही हरकत नाही ना मनीष म्हणाला नाही त्यांची हरकत नाही काव्या तुला म्हणून विचारतो फार घाई नाही करत आहे ना मी म्हणजे काय मनीष तुमची ओळख होऊन आता तीन चार महिने झाले आवडीनिवडीही जुळतात आहे ना मग तुला असा प्रश्न कसा पडला मनीष म्हणाला तुझं बरोबर आहे अनुष्काचा स्वभाव आणि राहणीमान मला खूप मनापासून आवडतं तिची विचार करण्याची पद्धत आणि चालीरीतीविषयी तिची ठाम मत मला खूप आवडतात पण कधीतरी असंही वाटत राहतं अजून काहीतरी हवं आहे जे अनुष्कामध्ये नाही काळव्या त्याला खडसावत म्हणाली मनीष तू अतिविचार करतोयस तुम्ही एकमेकांना खूप आवडताना आणि लग्न म्हटल्यावर काही गोष्टी एकमेकांच्या जुळवून घ्याव्याच लागतात शंभर एकमेकांशी जुळेलच असं नाही बघता बघता अर्धा तास निघून गेला मनीष म्हणाला चल मला निघायला हवं नाही बॉसची बोलणी खावी लागतील भेटू पुन्हा मनीष निघून गेला आणि काव्यही तिच्या कामात मग्न झाली सहाच्या टोक्याला घरी आली तर घरायला कुरूप म्हणून तिने श्रीधरला फोन केला तर श्रीधर तिला घ्यायला गेला, गेला आणि काव्या घरी पोचली होती लगबगीने तोही घरी आला हे काय श्रीधर तू येणार असं कळवलं असतं तर मी थांबले नसते का अगं चिडू नको सांगतो आधी झक्कास चहा करतो काव्या फ्रेश होऊन आली तोवर श्रीधरने चहा करून आणला हं तर मी काय म्हणत होतो काव्या चारच्या सुमारास माझ्या ऑफिसातील रानडे येऊन गेले आमच्या कामाबद्दल गप्पा झाल्या मी त्यांना सोडवायला गेलो घड्याळ पाहिले तर साडेपाच वाजलेले म्हटलं तुला सरप्राईज द्यावं म्हणून घ्यायला आलो तर तू त्याआधीच निघून आलीस श्रीधर तू माझा राग कसा पळवून लावतोस ना ते कळतच नाही आता मी काय बोलणार काव्या म्हणाली माझं ऑफिसातलं काम लवकर संपलं श्रीधर माझा नवीन प्रोजेक्ट आहे ना तो करताना भारी मजा येते श्रीधरचं लगेच वाक्य आज काय बेत आहे मग बघ बदललास विषय ऑफिसात काम करून कंटाळा नाही का आला तुला आता मस्त बेत करूया चल मी पण मदत करतो असं म्हणत दोघे किचनमध्ये शिरले आणि जेवणाच्या तयारीला लागले जेवणं झाली मग काव्या म्हणाली तुझी काही टूर नाही ना, ना अशात हो तर आठ दिवसांनी दोन दिवस हैदराबादला जावे लागणार आहे काय हे श्रीधर तू असलास म्हणजे माझा दिवस कुठे संपतो तेही कळत नाही पण तू ना तर एक एक दिवस कठीण वाटतो म्हणूनच तर काव्या वेळ मिळाला की मीही तुझ्या सहवासात हरवून जातो कामाबाबत सोडून तुझ्याशी गप्पा मारतो खरंय तुझं श्रीधर तुझं आणि माझं काम किती भिन्न पण आपण दोघं कधी आपल्या कामात ढवळाढवळ करत नाही प्रत्येकानं तर स्वतंत्र जपलंय आणि तरीही आपण एकमेकांच्या पाठीशी आहोत याची जाणीवही किती सुखद असते आपल्याला कामाची उर्मी येते असं कितीतरी वेळ काव्या व वे श्रीधर बोलत बसले श्रीधरचा जाण्याचा दिवस आला आणि काव्या म्हणाली तू नाही गेलास तर चालणार नाही का। काव्या मी तीन चार दिवसात तर परत येणार आहे चल तूही तु निक तुला उशीर होईल काव्याने मोठ्या मुश्किलीने त्याला निरोप दिला आणि ती ऑफिसला गेली कामात आता स्वतःला गुंतवून घेतले पाहिजे म्हणत तिने एक एक फाईल पाहायला घेतली नवीन प्रोजेक्टसाठीचे काम हाताखाली लोकही मन लावून करत होते तिच्या सूचनांचं पालन करत होते या नवीन प्रोजेक्टवर काव्याला आणखी काहीतरी इनोव्हेटिव्ह करावं असं वाटू लागलं पुन्हा तिने सर्व प्रोजेक्टवर नजर फिरवली कच्चा आराखडा संपूर्ण तयार होतच आला होता तिने मध्यभागी असलेल्या पार्कमध्ये एक रनिंग ट्रॅक आणि पायी चालण्यासाठी पात करायचा असं ठरवलं आजूबाजूला भरपूर मोठी झाडं लावायची किती उठून दिसेल हा पार्क आणि आजूबाजूच्या घरातून लूकही मस्त दिसेल नुसत्या कल्पनेने ती त्या पार्कमध्ये धावायलाच लागली जणू तसेच घरातील रचनतही तिने बारकाईनी निरीक्षण केले। सिलेंडर ठेवण्यासाठी मागे जागा दिली तर बाहेरूनच सिलेंडर बदलवता येईल आणि नळी स्वयंपाककोट्यावर दिसणार नाही असे अनेक छोटे-छोटे बदल करून तिने नवीन आराखडा पक्का केला मिस्टर शाहांकडे फाईल घेऊन गेली शाह बसा म्हणून खून केली व्हेरी गुड म्हणत तिच्या त्या छोट्या बदलांची तारीफही केली काव्या म्हणाली सर अजून एकदा मिटिंग घेऊन मगच हा प्रोजेक्ट फायनल करावा अजून नवनवीन गोष्टी सगळ्यांकडून भरपूर येऊ शकतात आपला हा प्रोजेक्ट हा मॉडेल म्हणून सर्वदूर प्रसिद्ध व्हावा असं मलाही वाटतं मिस्टर शाह म्हणाले अगदी बरोबर काव्या आणखी त्यावर काम करण्याची गरज आहे एकदा सर्व फायनल झाल्यावर मग काही बदल करायचे नाहीत दोघांनी बऱ्याचवेळी चर्चा केली काव्या कॅबिनमधून तिच्या टेबलवर येऊन बसली तेवढ्यात कॉफी आली तिलाही कॉफीची गरज होतीच काव्याने कॉफी घेत मोबाईलवर सिधरचा काही मेसेज आहे का ते पाहिले व तिनेही रिप्लाय केला आणखी एका मेसेजने तिचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे सारंगीच्या मेसेजने तिची कॉलेजची मैत्रीण कित्येक महिन्यात दोघींची भेट झाली नव्हती काव्या म्हणाली तू सहा वाजता कॉफी शॉपला ये मनीषलाई बोलावून घेऊ मस्त गप्पा करू काव्याही भराभर काम आवरून सहा वाजता कॉफी शॉपला पोहचली सारंगी व मनीष थोड्या वेळाचा सजर झाली सारंगीचा मूड थोडा गेलेला दिसताच काव्या म्हणाली सारंगी अगं काय झालंय असं म्हणताच सारंगीच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं काही नाही तुम्ही दोघे कसे आहात आम्ही मस्त तू काही आमच्यापासून लपव नकोस सारंगीने सांगायला सुरुवात केली अग, हरीशचं म्हणणं तू नोकरी करू नकोस घरी आई बाबा व येणारे जाणारे असतात त्यांचं नीट पाहायला तू घरीच राहायला हवं मला मान्य आहे पण नोकरी करून मी मॅनेज करेन त्याला मी खूप समजावलं त्याचं म्हणणं इतक्या महिन्यात आपल्या लक्षात आलंय ना किती तारांबार ओढते सगळं करता करता त्यापेक्षा घरी बसून तू काहीतरी कर काव्या म्हणाली हे बरं आहे पुरुषांचं त्यांना पाहिजे ते काम करण्याचं स्वातंत्र्य आहे आणि आपण स्त्रियांनीच का पडती बाजू घ्यायची सारंगी तू खंबीर रहा, एवढं शिक्षण घेतलं ते का यासाठीच का मनीष म्हणाला अगदी बरोबर काव्या सारंगीने आता माघार घेतली तर प्रत्येक गोष्टी तुला गृहितच धरलं जाईल सारंगी म्हणाली काव्या मी सर्व प्रकारे समजावून पाहिले पण हरीश काहीच ऐकून घ्यायला तयार नाही काव्या म्हणाली तू उदाहरणं देऊन पटवून द्यायला हवास तुला नोकरी किती मोठ्या मुश्किलीनं मिळाली ते समजावून सांग सारंगी म्हणाली तुमच्या दोघांच्या या बोलण्यानं किती धीर आला म्हणून सांगू नाही तर मला आईबाबांशी यावर बोलण्याचं टेन्शनच आलं होतं त्यांनी एवढ्या हौसेने लग्न करून दिलं आणि सात आठ महिन्यात लागलीच गाराणे म्हणजे त्यांची काय अवस्था झाली असती था। काव्या म्हणाली चल आता जक्कास कॉफी पिऊया मनीष म्हणाला मी तेच तर म्हणत होतो अजून काव्याने कॉफीची ऑर्डर कशी दिली नाही सारंगी आता बरीच रिलॅक्स झाली होती तिच्या नोकरीच्या ठिकाणी मात्र ती खुश होती मग ती मनीषला म्हणाली तुझं बरं आहे तू काव्याच्या ऑफिसात असल्याने नेहमीच भेटत असशील ना हो तर मलाही मधून हवा असतो सारंगी ही काव्या म्हणजे आपल्या ग्रुपची शान होती आणि आपण दोघं तिच्याशी अजूनही संबंध ठेवून आहोत ते बरंच आहे तेवढ्यात सारंगी म्हणाली काव्या तू जेव्हा बोलतेस ना त्याने केवढा आधार वाटतो ना ते तुला नाही कळायचे खरंच ही मैत्री अशीच टिकून राहिली पाहिजे त्यावर मनीष म्हणाला टिकून नाही तर ती कायम अशीच राहील याची खात्री आहे कॉफी पिऊन झाल्यावर तिघांनी मनसोक्त गप्पा मारल्या आणि आपापल्या घरी परतली काव्या घरी उशिरा परतली तसंही या श्रीदर घरी नव्हताच तेव्हा घरी वाट पाहणारं कोणी नव्हतं तिने कपडे चेंज करत फेश झाली आणि थोडावा विसावा घेण्यासाठी कॉटवर आडवी झाली तेवढ्याच श्रीदरचा फोन खणाडला हॉटेलची रूम प्रशस्त आहे जेवणाची सोय चांगली आहे हे ऐकून काव्या म्हणाली पण आपल्या रूमसारखी नसणार ना ते खरच, काव्या तू आपली खुली किती छान सजवली आहेस तुझ्या वेगवेगळ्या आयडिया वापरून असे काही रंग भरले आहेस की प्रत्येक कोपराण कोपरा अतिशय आकर्षक वाटतो मन प्रसन्न होत तुला सुस्त तरी कसं हे काव्या काव्याला श्रीधरचे हे शब्द ऐकून श्रीधरच बोलतो आहे ना असं एक क्षण वाटून गेलं कारण तिच्या कामाबद्दल प्रशंसा फार कमी वेळात तो करत असे पण ही एक बाजू न पाहता काव्या त्याच्यातील गुणांवर अधिक फिदा होई तो काव्याच्या या गुणांपेक्षा तिच्यावर भरभरून प्रेम करतो हे ती जाणे कधीतरी आपल्या कलेचे त्याने मोल जाणावे असे तिला वाटे खरे पण त्याच्या त्या स्वभावात बसत नसे मग काव्याही तो हट्ट सोडून देई दोघंही फोनवर अर्धा तास होऊन गेली तरी बोलतच होती काव्या म्हणाली काळजी घे स्वतःची आणि तू देखील म्हणजे श्रीधरने फोन ठेवला काव्या कितीतरी वेळ श्रीधर बरोबर घालवलेले क्षण आठवू लागली कॉफी शॉपमध्ये भेटलेल्या ही तिला आठवण झाली आणि नकळत आपण किती लकी आहोत असंही तिला वाटून गेलं खरंच लग्न या संस्थेवर कॉलेजात असल्यापासून त्यांच्यात अनेकदा चर्चा रंगत जोडीदाराची निवड कशी करावी कोणकोणक्या गोष्टी आधीच बघितलेल्या बऱ्या आणि काय नको हे कसं आधीच सांगितलं पाहिजे इत्यादी मुद्द्यांवर चर्चा होईल पण एवढे असूनही शेवटी लग्नानंतर तीच परिस्थिती नाही राहिली तर ती व्यक्ती तशीच कशी वागू शकेल असा प्रश्न काव्याने उपस्थित केला होता तिचा मुद्दा सर्वांना पटलाही होता आता सारंगीच्या बाबतीत ते किती खर ठरलं होतं हरीशच्या आई वडील रिटायर्ड झाल्यानंतर त्याच्याजवळ राहायला आले आणि तो सारंगीला नोकरी सोडण्याचा सा आग्रह करू लागला पण एकदा का या परिस्थितीतही घराकडे काही दुर्लक्ष होणार नाही त्यासाठी त्याच्या आईने काही घराची जबाबदारी घ्यावी असं पटवून दिलं की काम सोपं होण्यासारखं होतं म्हणूनच लग्न ठरवताना कितीही गोष्टींची चर्चा केली तरी वेळेनुसार ते प्रश्न सोडवण्याची व एकमेकांना साथ देण्याची गरज असते हे ओळखले की पुरे असं विचार काव्या करत होती श्रीधर आज येणार म्हटल्यावर नेहमीप्रमाणे काव्या खुशीतच ऑफिसला गेली श्रीधरचं असं अधूनमधून बाहेरगावी जाणं जणू काही दोघांच्या एकमेकांच्या नात्यात अधिक ओढ उत्पन्न करी काव्या लगबगिनी ऑफिसात पोचली कॉफी घेत आज काय काय काम करायची याचा आराखडा मनात योजू लागली या प्रोजेक्टमधे आणखी नवीन काय करता येईल याचा विचार करू लागली आज सर्वजणांची मीटिंग बोलावून कुणाला नवीन काय सुचलं हेही तिला पाहायचे होते पण आपणही काही ठोस मुद्दे मांडले पाहिजे असा विचार तिने मनाशी केला आणि ती कामाला लागली दुपारचा चार सर्वांनी एकत्र घेत यावर चर्चा करण्याचे ठरले आठ दहा जणांनी काव्या प्रोजेक्टवर बोलू लागले एक एक जण काही नवीन गोष्टी सुचवू लागला प्रत्येक रूमचा एन्ट्रन्स व मध्ये असणाऱ्या स्पेसमध्ये इतर काय गोष्टी ठेवल्या म्हणजे फ्लॅटला चांगला गेटअप येईल हे फायनल झाले बाल्कनीतून चांगला व्ह्यू मिळण्यासाठी समोरील बगीचे झाडी लावायची हेही ठरले आता काव्याने आपले म्हणणे मांडायला सुरुवात केली फ्लॅटची रचना आपण फायनल केली आहे पण क्लायंटची तयारी असेल तर संपूर्ण फ्लॅट आपण वेल फर्निश्ड करून दिला तर सर्वांनाच ही आयडिया पसंत पडली एकदा फ्लॅटमध्ये राहायला गेल्यावर जमेल तसे फर्निचर घरात आणले जाते किंवा बनवले जाते यामध्ये रंगसंगती किंवा त्याची रचना विसंगत वाटते पण सुरुवातीलाच फर्निचरचा रंग क्लायंटच्या प्रमाणे फर्निचर करून दिले तर फ्लॅटमध्ये राहायला आल्यावर एक अलिशान बंगल्यात राहण्याचा फील येऊ शकतो पडद्यांचा रंगही त्याप्रमाणे निवडून लावून दिल्यास आल्यानंतर क्लायंटला स्वतः काहीच करण्याची गरज उरत नाही काव्यापुढे म्हणाली आपलं प्रोजेक्ट एक मॉडेल बनवायचं असेल तर या सर्व बाबी केल्याच पाहिजे मग काव्याने प्रत्येकाला त्याप्रमाणे कामं सोपवली हो काव्या झोपण्याच्या तयारीत होती तेवढ्याच ते घरी आलेला पाहून काव्या खुशीत म्हणाली मी तुझी वाटच पाहत होते श्रीधरी काव्याला पाहून म्हणाला आज तू फारच खुश दिसतेस हो तर माझ्या कामात मला खूपच रस वाटू लागलाय आणि नवनवीन आव्हानं स्वीकारण्यात मला मजाही वाटू लागलीये श्रीधर फ्रेश होऊन आला आणि काव्याला म्हणाला एक कॉफी जर व्हायलाच हवी नाही का? काव्या म्हणाली आत्ता करून आणते कॉफीचे मग घेऊन त्याच्या हातात देत म्हणाली तुझे काम कसे झाले एकदम जकास दोन ऑर्डर्स घेऊनच परत आलो